स्कंद अकरावा अध्याय भस्म धारणाचे फल नारायण म्हणाले भस्मांकित पुरुषास दान दिल्याने सर्व पापे पुंडर लावणारा शिवलोकी जातो नक्षकांत त्रिकाल स्नान केल्याने योगसिद्धी सत्वर होते भस्मस्नाने कुलाचा उद्धार होतो त्यामुळे सर्व तीर्थाचे पुण्य आणि फल प्राप्त होते अग्निजसा इंधन जाळतो तसे भस्म पातकांना दग्ध करते भस्माहून श्रेष्ठ स्नान दुसरे नाही शंकराने शिवरूप झाला त्यामुळे कल्याणाची इच्छा करणारे सर्व देवदेवता भस्मस्नान करू लागले अग्ने शिरस्नान करणारा शरीरानेच रुद्र होतो भस्मचर्चित मनुष्याला पाहून जो आदराने उठून उभा राहतो त्याला इंद्रादि देव ही दंडवत प्रणाम करतात आर्द्र स्नापेक्षा भस्मस्नान श्रेष्ठ होय उदक ही प्रकृती असल्याने बंधन होय म्हणून ते शंकराने देवी स्वतः दिले सर्व रोग आणि सर्व भय या भस्मलेपनामुळे नष्ट होता कंठावर भस्म धारण केल्यामुळे सर्व पातके नाहीशी होतात वक्षस्थलीच्या भस्मामुळे मानसिक पाप नाभीस भस्म लावल्याने शिस्मकृत पाप गुदाचे ठिकाणी लावल्यास गुदकृत पाप नष्ट होते दोन्ही कुशीस भस्म लावल्यास परस्त्री आलिंगनाचे पाप नाहीसे होते हे भस्मधारण सर्व काळी सर्व प्रशस्त आहे भस्मनिष्ठ पुरुषाचे दोष सत्वर दग्ध होतात भस्मस्नाने पवित्र झालेलाच खरा आत्मनिष्ठ होय सर्व पापांचे यामुळे भस्म होते म्हणून ऐश्वर्य भूति मन रक्षण करते कर मृत्युसमयी द्विजा ने भस्म लो पाप मुक्त हो तो भस्म स्ना क्रोध वगैरह जिंक है जन्म नहीं इच्छा उदकाचे स्नान हे देहावरील उदक स्नापेक्षा एकदा केलेल्या भस्मस्नाचे महात्म्य श्रेष्ठ होय भस्माविना वैदिक कर्म केल्यास अर्ध ही फल प्राप्त होत नाही यथाशास्त्र भस्मधारण करणारा कर्माचा खरा अधिकार होतो भस्मस्नान श्रुती प्रोक्त असल्याने तीन वेळा भस्मस्नान करावे भस्माचा त्याग करणारा पतीत होय मूत्रादी मलाचा त्याग केल्यावर भस्मस्नान करावे अपानवायू सुटला असता जांभई दिली असता शिंक उचकी खोकला यांची बाधा झाल्यास भस्मस्नान करावे हा भस्मस्नानाच्या महात्म्याचा एक भाग आहे आता त्याचे फल सांगतो अद्याय चौदहवा समाप्त